पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण छत्तीसावे माझे परमस्नेही सिद्धार्थ कॉलेजला आपला ग्रंथसंग्रह देत असताना साहेब म्हणाले माझ्या जीवनातील स्नेहसोब मी तुम्हाला देत आह समाजाने बहिष्कृत कलखा माझ्यासारख्यांना या थोर ग्रंथांनी जवळ कल मला जगात त्यांच्या इतका परमस्नेही दुसरा कोणीच नाही म्हणूनच एकही पुस्तक दुसऱ्याला द्निमाझा जीवावर येत मला समाजाने दूर लाथाडले जगापासून मी दूर झालो साऱ्यांनी मला दूर केले परंतु या ग्रंथांनी मला आसरा दिला म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला द्यावायचे म्हटले की माझ्या अगदी जीवावर येते माझे ग्रंथालय खरेदी करणे म्हणजे माझा प्राण मागण्यासारखे आहे मी एकदा वाचावयास किंवा लिहावयास बसलो की, लिहा बस की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात मी रात्रभर वाचित वा बसलो तरी मला थोडा देखील तकवा येत नाही अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरकशक्ती एवढी तल्लक आणि प्रखर झालेली आहे की अमूक ग्रंथावरील महत्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळी हे वाक्य किंवा हे शब्द महत्वाचे आहेत असे मी सांगू शकतो विद्या हे माझे उपास्य उपास्यदैवत आहे मी त्याची चोवीस तास पूजा करीत असतो पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही पुस्तकं मला शिकवितात मला नवी वाट दाखवतात म्हणून ती मला आनंदाचा लाभ करून देतात स्नेहसोबती जोडण्याची कला माझ्या ठाई नाही माझी मुद्रा अतिशय कडक व उग्र दिसत व त्यामुळे मंजळ येण्यास लोक कचारतात असे म्हणतात असं अशक्य नाही पण माणसांपक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो ही गोष्ट मात्र खरी आह प्रोफर आन साकी व मिस्टर एडमंडस या दोघा पंडितांनी बुद्धाची शिकवण व ख्रिस्ताची शिकवण याविषयी एक तुलनात्मक असा महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण कलि आह यावरून दिसून येते की ख्रिस्ताची शिकवण म्हणजेच बुद्धाची शिकवण होय हे त्यांनी एका बाजूला बुद्धाच प्रम व दुसऱ्या बाजूला बायबलमधील ख्रिस्ताच प्रमेय घेऊन त्यांची साधर्म्य अगदी तंतोतंत पटवून दिल आह या ग्रंथाच मराठी भाषांतर करून जनतेच्या हाती द्याव अस माझ्या मनात आज कित्यक्क वर्षापासून आह मी हि ग्रंथ अगदी जीवापलीकड़ जपून ठो हो व सहसा कोणाला देत नसतो पण काही मंडळींनी अत्यंत आग्रह केल्यामुळे मी एक भाग माझ्या मित्राला वाचण्यास दिला तो त्यांनी हरवून टाकला हा माझ्या अत्यंत आवडीच्या व दुर्मिळ असलेल्या ग्रंथाची अशा तऱ्हे विल्वाट लागल्यामुळे मला अतिशय वाईट वाटले पुन्हा मला त्या ग्रंथाचे दोन्ही भाग विकत घ्यावे लागले एका पुस्तक विक्रेत्याजवळ ते मला अनपेक्षितपणे मिळाले लवकरच त्या ग्रंथाच्या भाषांतराचे काम मी सुरु करणार आहे बडोदा कचरीतील अधिकाऱ्याने विचारले तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला जे काम देण्यात येते तेमी एक पळई व्यर्थन घालविता संपवतो व मग काही काम नसेल तेव्हा इतरांप्रमाणे गप्पा मारीत न बसता पुस्तके वाचतो शिवाय मला येथील लोक अस्पृश्य म्हणून नावे ठेवतात व म्हणून मला त्यांच्यात मिळून मिसळून बसताही येत नाही व गप्पा मारता येत नाहीत भीमराव कचेरीत काम संपवून लायब्ररीकडे चालले तेव्हा एक अधिकारी म्हणाला चालले साहेब लायब्ररीचे नाव सांगून भटकायला तेव्हा भीमराव म्हणाले हे पहा तुम्ही माझ्याबरोबर चला लायब्ररीत म्हणजे मी त्या लायब्ररीतील किती पुस्तके वाचलीत व किती टिपणी काढलीत ती मी दाखवतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी टिप्पणाचा जाड जाड बारा वया सदर अधिकाऱ्याला दाखविले म्हटले तुम्ही बडोद्याला 12 वर्ष राहता सांगा पाहू तुम्ही किती पुस्तके वाचलीत यावर तो अधिकारी खजिल झाला रट्टू गहीवर एकोणीशे छप्पन सालच्या मार्चमध्ये एका शनिवारी त्यांनी उद्या सकाळी लवकर असे रट्टूंना सांगितले ते त्या महान ग्रंथाचा उपोद्घात लिहित होते रट्टू रविवारी सकाळी आले बाबासाहेब तसेच खुर्चीवर बसून लीत होते पाच मिनिटं झाले तरी बाबासाहेबांचे लक्ष त्यांच्याकडे गेलेच नाही रट्टूंनी मुद्दाम टेबलावरील दोन पुस्तके हलविली त्यावर बाबासाहेबांनी वर पाहिले आणि तू अजून घरी गेला नाहीस का असे रट्टूला विचारले तेव्हा रट्टू म्हणाले मी मध्यरात्री घरी जाऊन आता सकाळी पुन्हा आपली सेवा करावयास परत आलो आहे त्यावर बाबासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे मला वाटलं तू घरी गेलाच नाहीस इथेच माझ्या उभा आहेस दिवस उजाडला हे मला माहीतच नाही मी रिहितच बसलो होतो मी इथून हल्लो देखील नाही हे शब्द ऐकून रट्टू गहीवरले बुद्धमूर्तीपुढे सकाळी प्रार्थना केली व पुन्हा लेखण्याचे काम सुरू केले 15 मार्च एकोणीशे रोजी बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाची प्रस्तावना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पूर्ण केली रट्टूंना टंग लेखण्यासाठी वाचून दाखविले परमस्नेही रात्रभर पर बाबासाहेबांचं अध्ययन चालायचं मनन व चिंतन व्हायचं एकदा एके रात्री अंधरातून उठल्यावर बाजूला दिवेका लखलकतात लग म्हणून ते तिकडे आले मी टाचन करीत बसलो होतो माझ्या पाठीमागे ते केव्हा येऊन उभे राहिले याची मला जाणीवत झाली नाही त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवतास मी चमकून वळून पाहिलं तो बाबासाहेबांची भव्य मूर्ती उभी मी गांगरून गेलो त्यांनी ममतेनं पाठ थोपटली आणि विचारलं जेवण झालं तुझं मी नकारार्थी मान डोलावली छान आपण दोघेही उपाशीच आहोत चल चहा करू ते म्हणाले पहाटे तीनचा सुमार होता बाबासाहेबांनी स्वतः स्टोव पेटवून चहा तयार केला पण दुधाचं भांड काही त्यांना गवसलं नाही त्यांनी विचारलं बाबा रे तुला बिनदुधाचा चहा घ्यायची सवय आहे की नाही मी उत्तर दिलं अनेक वेळा बिनदुधाचा चहा घेतो मी त्यावर ते हसून म्हणाले वा छान पण लक्षात ठेव आपल्या जीवनात दुधाचा साठा किवाळी गवसला पाहिजे बाबासाहेबांचे हे तात्विक बोल मग त्यांनी एक मोठा पाव काढला व त्याचे दोन समान भाग करून मग मला दिला मी नको म्हणतास ते उद्गारले अरे बाबा या समानतेसाठीच तर आपला हक्क बजावला पाहिजे प्रकरण सदोतीस अपत्यप्रेम दादासाहेब गायकवाड यांना पत्रात बाबासाहेब लिहितात आठ अकरा एकोणीसशे पस्तीस यशवंतच्या प्रकृतीत काही सुधारणा नाही म्हणूनच मी अतिशय चिंतेत आह दुसऱ्या पत्रात बाबासाहेब म्हणाले चिरंजीव यशवंत आता थोडासा बरा आहा मी त्याला मुंबईबाहेर पाठवणार आह राजरत्न मरण पावल्याबरोबर बाबासाहेबांना जे दुःख झाले तत्तोपंत पवारांना सोळा आठ एकोणीशे सव्वीसच्या पत्रात सांगतात पुत्र निधनामुळे आंबा उभयता जो धक्का बसला आहे त्यातून आम्ही बाहेर पडू असे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे आह आतापर्यंत तीन मुले आली आणि एक मुलगी अशा चार लाडक्या बाळांनी मूठ माती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढावला त्यांची आठवण झाली की मन दुःखाने खचते त्यांच्या भविष्याविषयी जे इमले आम्ही बांधले होते ते डासले ते त आमच्या जीवनावरून हा दुखाचा ढग वाहत आहे मुलांच्या मृत्यूबरोबरच जीवनाला चव आणणारे मिठच नष्ट झाल्यामुळे आमचन आळणी झाले आह बायबलमध्ये म्हटल ना तुम्ही घरी त्रिचे मीठ आहात मिठाची चवच गेली तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल शून्यवत होऊन पडलेल्या माझ्या जीवनात या वचनाची सत्यता पडते माझा शेवटचा मुलगा असामान्यच होता त्याच्यासारखा मुलगा मी क्वचितच पाहिला असेल, तो गेल्यावर माझे आयुष्य तनाने माजलखा बागेसारखे झाल आह दुःखातिशयामुळ प्ढे काही लिहावत नाही दुःखाने खंगलिखा तुझ्या मित्राचा तुला नमस्कार दादासाहेब गायकवाडांच्या पत्रात तीस सहा एकोणीशे एकोणपन्नास साहेब लिहितात मी घटना समितीच्या कामात अतिशय गुंतलो आह एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आपल्याला लिहावायचे होत परंतु त लिहू शकलो नाही चिरंजू यशवंताची लग्न करण्याची इच्छा आह त्याच्याकरता मी मुलगी पाहत आहे एखादी चांगली मुलगी आपल्या पाण्यात आहे काय मुलगी पुढील प्रमाणे असावी 1. ती दिसावयास चांगली असावी 2. तिला चांगले व्यक्तिमत्व असावे व दिसण्यास ती सुंदर असावी 3. कुशलतेने चांगली असावी चार ती अगदीच लहान वयाची नसावी ती पदवीधर नसली तरी चांगली सुशिक्षित असावी हे फारच जरुरीचे पत्र म्हणून समजावे नागपूरकडे अशी मुलगी आहे का हे कळवावे गायकवाडांना दुसरे पत्र पाच सहा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन तुम्हाला माझे प्रवासे पत्र पोहचले असेलच त्यात चिरंजीव यशवंताच्या लग्नाबद्दल मी लिहिले आहे आपण इकडे आल्यास ठीक म्हणजे आपण दोघे स्वतः त्यावर विचार करू घटना समिती काही सुट्टीनिमित्ताने तहकूब होईल मी फारच थकलो असल्याने विश्रांतीसाठी सिमला किंवा मसुरीला जाणार आहे आपली चुकामुक होऊ नये याकरता आपण ताबडतोब यावे श्री कवाडे येथे आले तेव्हा त्यांनी सांगितले की नागपूरमधे तीन मुली बऱ्या आहेत त्यापैकी एकीची चिरंजीव यशवंत निवड करू शकतो याकरिता आपण श्री कवाडे व चिरंज यशवंत यांची भेट घ्यावी मी मुंबईत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईन मी हल्ली कोणालाच लिहिले नाही एक महिना होऊन गेला मी कमलकांत यांनाही लिहिले नाही याचे कारण मी मुंबईतून परत येथे आल्यावर प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला पुन्हा माझ्या पायात वेदना सुरु झाल्या असून त्या तीव्र स्वरूपाच्या आहत गिड्डीने सिवात झाली आहा त्यामुळे वाचन व वा लिखाण करताही ना आता मला थोडेसे बरे वाटत आह म्हणून तुम्हाला हे पत्र लिहित आह चिरंजीव यशवंतताच्या लग्नाबाबतचा तुमचा पत्रातील मजकूर कळला तो त्याच्या इच्छेप्रमाणे लग्न करण्यास मुक्त आह त्याने नागपूरकडील मुली नाकारल्या त्या कशा दिसतात याची मला माहिती नाही पण त्या चांगल्या सुशिक्षित होत्या यशवंत शिकलिशी लग्न करू इच्छित नाही असे वाटत म्हणूनच तो अशिक्षित मुली पसंत करण्याच्या मागे आह त्याच्या या विचाराशी मी सहमत नाही मी श्री राजभोज यांची मुलगी पाहली नाही त्यांची जात वेगळी आहे म्हणून मी लग्नास नकार देणार नाही कारण अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही चिरंजीव यशवंतरावच्या लग्नास सविताबाई उपस्थित होत्या बाबासाहेब नव्हते भाऊराव गायकवाडांच्या पत्रात साहेब लिहितात पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा मी निर्धार केला होता परंतु आता दुसरा विवाह करण्याचा मी निर्णय ठरविला आहे जी सुगृहिणी असून वैद्यकशास्त्रात पारंगत आहे अशा पत्नीची मला आवश्यकता आहा दलित समाजात अशी स्त्री सापडणे अशक्य असल्याने मी एका सारस्वत बाईची निवड केली आहा आपला एक सहकारी माझा मुलगा यशवंत आणि माझी नियोजित पत्नी शारदा यांची मन एकमकांविषयी कलुषित करीत आहोत हा कळविण्यास अत्यंत दुःख होत आह मुलाच्या भवितव्याचा प्रश्न साहेबांना चांगलाच भेडसावत होता आपल्या मुलाला एखाद्या धंद्यात गुंतवाव असा बायबासाहेबांच्या मनात गेली चार वर्ष विचार सुरू होता म्हणून नवल भतेना या पारशीस्नेहाला पत्र पाठवून मुलाला व पुतण्याला धंद्यास लावण्यात कळविले हे घडले तर मला शांतपणे मरण येईल बाप आपल्या मुलाच्या हितासाठी जसा झटतो तसा तू माझ्या मुलासाठी झटून त्याला काहीतरी सतत चालेल असा धंदा शिकव त्याप्रमाणे नवल भतेना यांनी मुलास व पुतण्यास एक धंदा काढून दिला परंतु बाबासाहेबांचे पितृह त्या धंद्यातील अपयशामुळे निराशेने चांगलेच पोळून निघाले प्रकरण अडतीसावे अखरचा संदेश पंतप्रधान नेहरू यांच्याशी मतभक्त असलखा विचारवंतांचे म्हणण लोकमुळीच ऐकावयास तयार नाही साहसुस्करा टाकून म्हणाल ज्या दक्षात पूर्वी ग्रहदूषित मनाचे लोक असतात मना मना त्यादृष्टात जन्म घे मोठ पाप आह मला सर्व बाजूंनी शिव्याशाप खाव लागल तरी मी कलिकार्य पुष्कच मोठे आह मी माझे कार्य मृत्यूपर्यंत चालू ठणून तडू लागल एक दिवशी नानकचंद्र अट्टूंना तिणाल माझ्या लोकांना सांग की मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालापेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळविले आहे। महत प्रयासान हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहा मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता माग फिरता कामा नाही जर माझ्या सहकार्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तिथवा पण काही झाले तरी तो मागे नमा नाही हाच माझ्या लोकांना संदेश आहा प्रकरण एकोणचाळीसावे अखेरचे राजकीय भाषण नागपूरच्या श्याम हॉटलमधनी आपल्या पक्षातील लोकांची सभा घेतली त्यावेळी तिणाल मला माहीत आहे की तुम्हाला धर्मापक्षा राजकारणात अधिक उत्साह वाटतो परंतु मला राजकारणापेक्षा धर्मात विशेष रस वाटतो शड्युल्ड कास्ट फेडरेशन दलित वर्गात स्वाभिमान व आत्मप्रतिष्ठा निर्माण क्लिआपरंतगीयांनी आपल्यामधिर समाजामधिक मोठी भिंद उभी क्ली आहा परिस्थिती अशा थरायला आली आहे की अस्पृश्य वर्गातील उमेदवारांना इतर मते लोक मते देत नाहीत तेव्हा त्यांनी ज्या लोकांना दलितांच्या घराण्यांविषयी सहानुभूती आहे त्यांच्या सहाय्याने एक राजकीय पक्ष स्थापावा आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करावा आता परिस्थितीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे प्रकरण चाळीसाव बाबांचे थोरपण मानपत्र समारंभ या कार्यासाठी भरविण्यात आलेल्या सभांच्या हस्तपत्रिका साहेबांना दाखविण्यात आल्या त्यात साहेब ची पदवी घेऊन विलायतीन येणार अशा अर्थाचे एक वाक्य होते त्यावर साहेबांनी आक्षेप घेतला व ते रागाणे लोकांना म्हणाले ही पदवी मला अजून मिळालेली नाही या पदवीचा निकाल दोन तीन महिन्यांनी समजेल तुम्ही खऱ्या वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती न घेता हे कार्य हाती घेतले हे बरे केले नाही या गोष्टीबद्दल तुम्ही माझी संमती घेण्यास प्रथम या हवे होते माझ्या संमतीशिवाय तुम्ही सभा घेतल्या व हँडमिले काढली यामुळे लोकांना वाटेल की हे करण्यास मी तुम्हाला सांगितले व पदवी मिळण्याच्या अगोदरच हा गृहस्थ मानपत्र घेण्यास उताळी झालेला आहे वरच्या वर्गाचे लोकही म्हणतील की बघा महार शिक्षण घेऊन आला आणि आपल्या लोकांकडून दिवे वाळून घेऊ लागला मी शिक्षण घेतले हा मोठा प्रताप नाही समाजाकडून मानपत्र घेण्यासारखे माझ्या हातून समाजाचे काय कार्य झालेले आहे मी जेव्हा समाजासाठी भरीव कार्य करीन तेव्हा हो तुम्ही मला मानपत्र द्या ते मी आनंदाने स्वीकारिन आता ते स्वीकारणार नाही श्री खैर मोड़ बाबासाहेबांचे चरित्र लिहिणार आहेत व त्यासाठी माहिती गोळा करून ठेवीत आहेत हे वर्तमान साहेबांना कळल होते ते आपल्या चरित्राची माहिती सांगण्याची टाळाटाळ करीत होत म्हणाल अरे मी पदव्या मिळविल्या चार पुस्तके लिहिली यापेक्षा मी विशेष असे काय केल आहे मग माझे चरित्र तू आताच का लिहावेस माझ्या हातून समाजाचे काही भरीव कार्य झाले तर मग माझे चरित्र लिहिण्यास काहीतरी सारस्य आहे मी ऐंशी वर्ष जगणार आहे व एवढ्या काला समाजाचे हित होईल असे पुष्कळ कार्य करणार आहे तीस चाळीस ग्रंथ लिहिणार आहे धर्माच आंदोलन करणार आह या सर्व गोष्टी माझ्या हातून झाल्या तर मग माझ्या चरित्राला काही महत्व येईल इलाखा शहर दंडाधिकारी चिमनलाल यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आंबेडकर यांचे अभिनंदन करण्यासाठी समारंभ घेण्याचे ठरविले संमती घेण्यास लोक गेले असतं त्यांना नम्रपणे म्हणाले की मला मानपत्र नको मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही मला परमेश्वर कृपेने संधी मिळाली म्हणून मी शिकलो माझ्याप्रमाणे इतरांना संधी मिळाली तर तेही माझ्याप्रमाणेच मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होतील यास्तव हो। तुम्ही माझ्या मानपत्रासाठी जो पैसा जमविला असेल तो आपल्या अस्पृश्य जातीतील लायक विद्यार्थ्यास देण्यासाठी उपयोगात लंडनला जाताना बोटीवर चढताना गगनभेदी जयजयकार झाला त्याबाबत बाबासाहेब म्हणाले ही जयजेकरांची प्रदर्शने मला बेचैन करतात या जयजेकरांनी व्यक्त केली जाणारी विभूतीपूजेची भावना माझ्या लोकसत्तात्मक प्रवृत्तीला व्यथित व उग्र करून सोडले हे जयजयकाराचे सोहळे माझ्या मनाला कष्टदायी वाटतात आपल्या लोकांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या अपेक्षा त्याच्याविषयीच्या कर्तव्याची मला तीव्र स्मरण करून देतात एखाद्या वेळेस असे वाटते की जगात एकटे असावे शांत व स्वतंत्र जीवनक्रम उपभोगता यावा अशा तऱ्हेच्या सुशांत अलिप्त आणि बिनभानगडीच्या आयुष्यक्रमाची आवड माझ्या इतकी फारस थोड्यानं असू शकेल अशा प्रकारचा निवांत सुखप्रद आयुष्यक्रमावर माझ्यापेक्षा अधिक हक्क तरी अन्य कोणाचा असू शकणार दुःख अंती सुख अगर कष्ट विश्राम हा सिद्धांत अचूक व सर्वांना लागू पडणारा असला तो मला पाहिजे असलिला निवांत स्वतंत्र अलिप्त असा जीवनक्रम मला यापूर्वीच लाभायला हवा होता परंतु तो सिद्धांत मला लागू पडणार नाही हे ही आता समजून चुकलो आह गोंगाटाचा आयुष्यक्रम माझ्या पाचवीला पुजलिला असून तो मला याच्यापुढपर्यंत पुरुण उरणार आह